मार्क अध्याय तीन दा येशू सभास्थानात गेला तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता येशू वर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शबात दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला लोकांच्या समोर उभा राहा नंतर तो त्यांना म्हणाला शब्दात दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे जीव वाचविणे किंवा जीवे मारणे यातील कोणते योग्य आहे परंतु ते गप्प राहिले येशून सर्वांकडे रागाने पाहिले त्यांच्या मनाच्या कठीणतेमुळे तो फार खिन्न झाला तो त्या मनुष्याला म्हणाला तुझा हात पुढे सरळ कर त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला नंतर परुषी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल या विषयीया बरोबर येशू विरुद्ध कट करू लागले येशू आपल्या शिष्यांसह गालिल सरोराकडे निघून गेला आणि गालिल व येहुदियातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व ये यादेनेच्या पलीकडच्या प्रदेशातून सोर व सिदोनाच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशू कडे आला मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यास एक छोटी होडी आणाव्यास सांगितली त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पुढे रेटीत होते जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्या समोर खाली पडून मोठ्याने ओरडत की कि पण त्याने त्यांना सक्त ताकी दिली की मला प्रगट करू नका नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वतःकडे बोलाविले व ते त्याच्याकडे आले त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेक्षित हे नाव दिले त्याने त्यांची यासाठी निवड केली की त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्याला पेत्र हे नाव दिले जगदीचा मुलगा याकोब वो याकोबाचा भाऊ योहान यांना त्याने बेने रेगेशने फिलीप बर्थलमय मतय थोमा अल्फीचा मुलगा याकोब तज्ञ शिमोन कनानी आणि यहोदा इस्करयोत ज्याने नंतर येशू चा विश्वासघात केला नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की येशू व त्याचे शिष्य जेऊ सुद्धा शकले नाहीत त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास ते ते अनाव्यास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे येशलेमहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की याच्यामध्ये बाजबुल आहे आणि त्या भूतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भूतांना घालून देतो मग येशूने त्यांना जवळ बोलाविले व बोध कथेच्या साह्याने त्याच्याशी बोलू लागला सैतानच सैतानाला कसा काढू शकेल जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही तर मग सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही परंतु त्याचा शेवट होईल खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल मी तुम्हाला खरे सांगतो की लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवा वयास पाठविले लोकसमुदाय त्याच्या भोवती जमा झाला होता लोक येशूला म्हणाले पहा तुझी आई व तुझे, तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत त्याने त्यांना उत्तर दिले कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ येशूने जे त्याच्या भोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला हे पहा माझी आई आणि माझे भाऊ जे जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ माझी बहीण व माझी आई आहेत